अल्लाच्या नावाने अल्लाने ऐकलं त्याचं म्हणणं जे आपल्या पती संबंधी तुमच्याशी तक्रार करत आहे आणि अल्ला कडे फिर्याद करत आहे अल्ला तुम्हा दोघांच संभाषण ऐकत आहे तो सर्व काही ऐकणारा आणि पाहणार आहे जिहार मातान करा नवे माता जो है हे एक अत्यंत अप्रिय और एक खोटी गोष्ट बोलते हैं वास्तविकता अभी है कि अल्लाह मोटा माफ करना क्षमाशील है जे लोक आपल्या पत्नीशी जिहार करतील आणि मग ते आपल्या शब्दापासून परत फिरतील जे त्यांनी उच्चारले होते तर यापूर्वी की उभय त्यांनी एकमेकाचा स्पर्श करावं एक गुलाम मुक्त करावा लागेल त्याद्वारे तुम्हाला उपदेश केला जात आहे आणि जे काही तुम्ही करता अल्ला त्याची खबर राखणार आहे आणि ज्या व्यक्तीला गुलाम उपलब्ध होत नसेल त्याने दोन महिने निरंतर रोजे करावेत यापूर्वी की उभय त्यांनी एकमेकांचा स्पर्श करावा आणि साठ गरिबांना जेवण घालाव ही आज्ञा दिली जात आहे या अल्लाने निश्चित केलेल्या मर्यादा हो। आहोत आणि काफीरांसाठी यातनादायक शिक्षा आहे जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करतात ते त्याचप्रकारे अपमानित आणि फटफचित केले जातील ज्या प्रकारे त्यांच्या पूर्वीचे लोक अपमानित आणि फटफचित केले गेले आहेत आम्ही अगदी स्पष्ट आहे ती उतरवल्या आहेत आणि इन्कार करणाऱ्यांसाठी अपमानाचा प्रकोप आहे त्या दिवशी हा अपमानास्पद प्रकोप होणार आहे जेव्हा अल्ला त्या सर्वांना पुन्हा जिवंत करून उठविल आणि त्यांना दाखविल कि ते काय काय करून आलेले आहेत ते विसरले आहेत परंतु अल्लाने त्यांचं सर्व केलं चवरलेलं मोजून सुरक्षित केलं आहे أني الله فتك جوشتي ورد ساقسيا هي ألم تر أن الله يعلم ما في السماوات وما في الأرض ما يكون من نجوى ثلاثة إلا <تصفيق> هو رابعهم ولا خمسة إلا هو سادسهم ولا أجنى من ذلك ولا أكثر إلا هو معهم أينما كانوا ثم ينبئهم بما عملوا يوم القيامة शेय इन अलीम। का तुम्हाला माहित नाही की पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक वस्तूच अल्ला ज्ञान आहे कधी असं घडत नाही की तीन माणसांमध्ये एखादी कानगोष्ठ व्हावी आणि त्यांच्या दरम्यान चौथा अल्लाह नसावा अथवा पाच माणसांमध्ये कानगोष्ठ व्हावी आणि त्यांच्या दरम्यान सहावा अल्लाह नसावा गुप्त गोष्ट करणारे मग ते यापेक्षा कमी असोत किंवा जास्त जेथे कुठे ते असतील अल्ला त्यांच्या समवेत असतो मग कायमोच्या दिवशी तो त्यांना दाखवून देईल कि त्यांनी काय काय केलेलं आहे अल्लाह सर्व वस्तूंच ज्ञान राखतो अरमतरा जो नबिल ववन इसमी وَإِذَا جَاءُوكَ بِمَا بِمَا لَمْ يُحَيِّكَ بِهِ اللَّهُ اللَّهُ وَيَقُولُونَ فِي أَنفُسِهِمْ, أَنفُسِهِمْ काय तुम्ही पाहिलं नाही त्या लोकांना ज्यांना कानगोष्टी करण्याची मनाई केली गेली होती तरी सुद्धा ते तेच कृत्य ते करत जात आहेत ज्याची त्यांना मनाई केली गेली होती हे लोक लपून छपून आपापसात आप गुन्हा आणि आगळीकी आणि पैगंबरांच्या अवेदनेच्या गोष्टी करतात आणि जेव्हा तुमच्याजवळ येतात तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीनं सलाम करतात ज्या पद्धतीनं अल्लाहने तुम्हाला सलाम केलेला नाही आणि आपल्या मनात म्हणतात की आमच्या या गोष्टीवर अल्लाह आम्हाला यातना का देत नाही त्यांच्यासाठी जहन्नमस पुरेशी आहे तिथेच ते जळण बनतील फारच वाईट शेवट आहे त्यांचा हे लोक ज्यांनी इमान आणलं आहे जेव्हा तुम्ही आपापसात गुप्त गोष्ट कराल तेव्हा पाप आणि आगळीक आणि पैगंबरांच्या वेदनाच्या गोष्टी नव्हे तर सदाचार आणि इशुबिरुतेच्या गोष्टी करा आणि त्या अल्लास भय बाळगत राहा त्याच्या हुजूरात तुम्हाला एकत्र हजर व्हायचा आहे गोष्टी तर एकच शैतनिक कृत्य आहे आणि त्या यासाठी केल्या जातात कि इमान आणणारे लोक त्यामुळे दुःखी व्हावेत वस्तुत अल्लाच्या आजनाविना त्या त्यांना काही हानी पोचू शकत नाहीत आणि इमानधारकांनी अल्लावरच भिस्त ठेवली पाहिजे ज्यांनी इमान आणलं हो आहे जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल कि आपल्या बैठकीत विस्तार आणा तेव्हा जागा विस्तृत करत जा अल्ला करेल आणि सांगितलं जाईल किंवा जे लोक इमानधारक आहेत आणि ज्यांना ज्ञान प्रदान केलं गेलं आहे अल्लाह त्यांना उच्च दर्जा प्रदान करेल आणि जे काही तुम्ही करता अल्ला त्याची खबर आहे हे लोक ज्यांनी इमान आणलं आहे जेव्हा हो तुम्ही पैगंबरांशी एकांतात बोलाल तेव्हा हो बोलण्यापूर्वी हे तुमच्यासाठी बेहतर आणि अधिक पवित्र आहे परंतु जर दान करण्यासाठी काही उपलब्ध होत नसेल तर अल्ला क्षमाशील आणि परमप्रुपळू आहे का तुम्ही या गोष्टीनं भयभीत झालात की एकांतात बोलणी करण्यापूर्वी तुम्हाला दान करावं लागेल बरं जर तुम्ही असं केलं नाही आणि अल्लानं तुम्हाला हे माफ केलं तर नमाज कायम करत राहा जखात देत राहा आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांची आज्ञा पाळत राहा तुम्ही जे काही करता अल्ला त्याची खबर राखणार आहे मुहीन। का तुम्ही पाहिलं त्या लोकांना ज्यांनी एका अशा लोकसमूहाला ज्यावर अल्लाचा कोप आहे ते तुमचेही नाहीत आणि त्यांचेही नाहीत आणि ते जाणून बुजून खोट्या गोष्टींवर शब्दा घेतात अल्लाने त्यांच्यासाठी भयंकर यातना उपलब्ध करून ठेवल्या आहेत खरंच वाईट कृत्या आहेत ती जे ते करत आहेत त्यांनी आपल्या शब्दांना ढाल बनून टाकला आहे ज्यांचा आडोसा घेऊन त्या अल्लाच्या मार्गापासून लोकांना रोखतात यामुळे त्यांच्यासाठी अपमानास्पद यातन आहेत अमोला हि शय उडाबून पोन रहू कि पोन रुम अल्ला पासून वाचवण्यासाठी त्यांची मालमत्ता ही काही उपयोगी पडणार नाही की त्यांची संतती ते नरकाचे सोबते आहेत त्यातच ते सदैव राहतील ज्या दिवशी अल्लाह त्या सर्वांना उठविल ते त्याच्यासमोर तशाच शब्द घेतील जशा ते तुमच्या घेतात आणि ते आपल्या ठाई असं समजतील की याच्याने त्यांचं काही काम साधेल चांगलं समजून असा ते पराकुटीचे लबाड आहेत शैतन त्यांच्यावर स्वार्थ झालेला आहे आणि त्याने त्यांच्या मनातून अल्लाच्या स्मरणाचा विसर पाडला आहे ते शैतनाच्या पार्टीचे लोक होत सावध रहा शैतनाच्या पार्टीचे लोक तोट्यात राहणारे आहेत निश्चितच नीचतम लोकांपैकी आहेत ते लोक जे अल्ला आणि त्याच्या पैगंबराचा मुकाबला करतात अल्लाने लिहून टाकला आहे की मी आणि माझे प्रेषितच वरच ठरू खरोखरच अल्लाह जबरदस्त आणि बलवान आहे لا تجد قوم من يؤمنون بالله واليوم الاخر يهدون من هدى الله ورسوله يهدون من هدى الله ورسوله ولو كانوا اباءهم او ابناءهم او اقوانهم तुम्हाला अस कधी आढळणार नाही की जे लोक अल्ला आणि अखेरवर इमान बाळगणारे आहेत ते त्या लोकांवर प्रेम करत असावेत ज्यांनी अल्ला आणि त्याच्या पैगंबराचा विरोध केला आहे मग ते त्यांचे वडील असत अथवा त्यांचे पुत्र किंवा त्यांचे भाऊ अथवा त्यांची कुटुंबीय मंडळी हे ते लोक होत त्यांच्या हृदयात अल्लानं इमान दृढ केले आहे आणि आपल्याकडून एक आत्मा करून त्यांना शक्ती प्रदान केली आहे तो त्यांना अशा जन्मतीमध्ये दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील त्यांच्यात ते सदैव राहतील अल्लाह प्रसन्न अल्लाह से खुश अल्लाह पार्टी से लोग सफलता प्राप्त कर रहे अल्लाह नोसी मेहरबान दयावान है अल्लाह च पवित्र्य गल प्रत्येक वस्तु जी आकाशात आणि पृथ्वीत आहे आणि तोच प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहे ओवल्ल अख्रो जी नरी अवली नाई अखरोजो ओवनो ऐन होमो हुम शुसुन होम मिन ساتاهم الله من حيث لم يحتسب وقد ففي قلوبهم الرعب يخربون بيوتهم بايديهم وايد المؤمنين فاعتبروا يا اولي الابصار तो आहे जेने ग्रंथधारी काफिरंना पहिल्या झाल्यात त्यांच्या घरातून काढून घालून लावलं तुम्हाला याची कल्पना देखील नव्हती की ते निघून जातील आणि तेही असं समजून बसले होते की त्यांच्या घड्या त्यांना अल्ला पासून वाचवतील परंतु अल्ला अशा रोखानं त्यांच्यावर आला जिकडे त्यांचं लक्ष सुद्धा गेलं नव्हतं त्यानं त्यांच्या हृदयात वचक बसवला परिणाम असा झाला की ते स्वतः देखील आपल्या हाताने आपल्या घरांना उद्ध्वस्त करत होते आणि इमानधारकांच्या हातून सुद्धा उद्ध्वस्त करत होते म्हणून बोध घ्या हे डोळसपणा बाळगणाऱ्यां जर अल्लाने त्यांच्या वाट्यात देशांतर लिहिलं नसतं तर जगातच त्यानं त्यांच्यावर प्रकोप केला असता आणि अखिरदमध्ये तर त्यांच्यासाठी नरकाग्नीचा प्रकोप आहेसुला हे सर्व काही अशासाठी घडलं की त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरचा मुकाबला केला आणि जो कोणी अल्लाचा मुकाबला करील अल्ला त्याला शिक्षा करण्यात तुम्ही लोकांनी खजुरीची जी झडक कापली अथवा ज्यांना आपल्या मुळांवर उभं राहू हो दिलं हे सर्व अल्लाच्या आज्ञेनंच होतं आणि अल्लानं ही आज्ञा अशासाठी दिली जेणेकरून अवैज्ञाकारींना फटफजित आणि अपमानित करावा, वमा अफा अला रसूलिही मिन फमा अलैही करावं ओलो आणि जे माल अल्ला त्यांच्या कब्जातून काढून आपल्या पैगंबराकडे वळवले ते असले माल नव्हते ज्यांच्यावर तुम्ही आपले घोडे आणि आपले उंट दौडवले असावेत तर अल्लाह आपल्या प्रेषितांना ज्यावर इच्छितो ताबा बहाल करतो आणि अल्ला प्रत्येक वस्तूवर सामर्थ्य प्राप्त आहे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 जे काही अल्ला वस्तींच्या लोकांकडून आपल्या पैगंबरांकडे वळवी ते अल्ला आणि पैगंबर आणि नातेवाईक आणि अनाथ आणि गोरगरीब आणि प्रवाशांसाठी आहे जेणेकरून ते तुमच्या श्रीमंतांच्या दरम्यानच भ्रमण करत राहू नये जे काही पैगंबर तुम्हाला देईल ते घ्या आणि ज्या गोष्टीची तो तुम्हाला मनाई करेल त्यापासून अलिप्त राहा अल्लाचं भय बाळगा अल्ला, अल्ला कठोर शिक्षा देणारा आहे तसच तो माल त्या गरीब हिजरत केलेल्यांसाठी आहे जे आपल्या घरातून आणि मालमत्तेतून काढून बाहेर केले गेले आहेत हे लोक अल्लाचा कृपा प्रसाद आणि त्याची प्रसन्नता इच्छितात आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंपराच्या सहाय्यासाठी सज्ज असतात हेच सत्यनिष्ठ लोक होत وَالَّذِينَ تَدَاوَوْا الدَّارَ وَالإِيمَانَ مِنْ قَبْلِهِمْ يُحِبُّونَ مَنْ هَاجَرَ إِلَيْهِمْ وَلَا يَجِدُونَ فِي صُدُورِهِمْ حَاجَةً مِّمَّا أُوتُوا وَيُؤْثِرُونَ عَلَىٰ أَنفُسِهِمْ وَلَوْ كَانَ بِهِمْ خَصَاصَةٌ وَمَن يُوقَ شُحَّ نَفْسِهِ فَأُولَٰئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ आणि ते त्या लोकांसाठी सुद्धा आहे जे या हिजरत करून आलेल्या लोकांच्या आगमनापूर्वी इमान आणून हिजरत स्थानात राहत असत ते त्या लोकांशी प्रेम करतात जे हिजरत करून यांच्याजवळ आले आहेत आणि जे काही त्यांना दिलं जाईल त्याची काही अपेक्षा सुद्धा ते आपल्या मनात धरत नाहीत आणि आपल्या स्वतःवर इतरांना प्राधान्य देतात मग ते आपल्या ठाई महताच का असेनात वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक मनाच्या संकुचितपणापासून वाचवले गेले तेच साफल्य प्राप्त करणारे आहेत वल्लि नोदन उल सग पून आणि ते लोकांसाठी सुद्धा आहे जे या पहिल्याच्या नंतर आले आहेत जे म्हणतात की हे आमच्या रब अमलाने क्षमा प्रदान कर, आणलेलं आहे आणि आमच्या हृदयात इमानधारकाविषयी आमच्या रब तू मोठा मेहरबान आणि दयावान आहेसुन तुम्ही पाहिलं नाही त्या लोकांना ज्यांनी दांभिकतेच वर्तन अवलंबलं आहे त्या आपल्या काफीर ग्रंथधारक बंधूंना म्हणतात जर तुम्हाला काढलं गेलं तर आम्ही तुमच्या बरोबर निघू आणि तुमच्या बाबतीत आम्ही कोणाचेही म्हणणे कदापि ऐकणार नाही आणि जर तुमच्याशी युद्ध केलं गेलं तर आम्ही तुम्हाला मदत करू परंतु अल्लाह साक्षी आहे कि हे लोक पुर्ण पने खोटे जरले ग कदापि निगर नहीं ना ना जर युद्ध के लिए गेल तो कदापि मदद करना नहीं जरूरी मददा तो पाठ फिर मगर कुठून काही मदत मिळणार नाही लो सुदून लि कवि अन्न होऊमुलय कौन लयु काल ती पुर हस्विनिजु सुहुम दैनहुम शदीद यांच्या मनात अल्लापेक्षा जास्त भीती आहे या कारणास्तव की हे असले लोक आहेत जे समज उमज बाळगत नाहीत हे कधी एकत्रित होऊन खुल्या मैदानात तुमचा मुकाबला करणार नाहीत लढतील ही तर कडेकोट वस्तीत बसून अथवा भिंतींच्या आड लपून हे आपापसातील विरोधात अत्यंत कठोर आहेत तुम्ही यांना एकत्रित समजता परंतु यांची हृदय एक दुसऱ्यापासून फाटलेली आहेत यांची स्थिती अशासाठी आहे की हे निर्बुद्ध लोक आहेत हे त्याच लोकांप्रमाणे आहेत ज्यांनी यांच्या थोड्याच काळापूर्वी आपल्या कृतीची फळं चाखली आहेत आणि यांच्यासाठी यातनादायक प्रकोप आहे الشيطان قال قال كفر فلما بريء الله رب العالمين فكان عاقبتهما في خالدين فيها وذلك جزاء याच उदाहरण शैताना सारखं आहे की प्रथम तो मनुष्याला सांगतो की कुफर कर आणि जेव्हा मनुष्य कुफर करून चुकतो तेव्हा तो म्हणतो की मी तुझ्या जबाबदारीतून मुक्त आहे मला तर सकल जगांचा रब अल्ला मग दोघांचं शेवट असा होणार आहे की कायमचे नरग्नीत जावं आणि जालिमांचा हाच बदला आहे وَاتَّقُوا اللَّهَ إِنَّ اللَّهَ خَبِيرٌ بِمَا <تَعْمَلُون> हे लो कहो ज्यांनी इमान आणलं आहे अल्लाचं भय वागा आणि प्रत्येक इस्मान हे पाह की पा त्यांना उद्यासाठी काय सरंजाम केला आहे अल्लाच भय वागत राहा अल्ला खचितच तुमच्या त्या सर्व कृत्यांची खबर राखणार आहे जी तुम्ही करता لا يستوي أصحاب النار و أصحاب الجنة أصحاب الجنة هم الفائزون تألو كنفرماني بنونا كا جا اللحنا بيسرون جيلة تر اللح نتنى خدس واتحة بيسر پاڑلا هيت لوك عويدنا كاريا هيت دوزق مدى جانا رأي آنه جنة مدى جانا رأي قدا بي ایک سمان أسو شکتنا هيت جنة مدى جانا رأي واسطة اك بڑا يششوی حوت لو أنزلنا ها जर आम्ही हा एखाद्या पर्वतावर जरी उतरवला असता तर तुम्ही पाहिलं असतं कि त्या अल्लाच्या भयानं दबलं जात आहे आणि भंग पावत आहे ही उदाहरणं आम्ही लोकांसमोर अशासाठी सांगत असतो की त्यांनी आपल्या स्थितीवर विचार करावा तो अल्लाच आहे ज्याच्या व्यतिरिक्त कोणी उपास्य नाही अदृश्य आणि दृश्य सर्व गोष्टींना जाणणारा तोच महेरवान आणि दयावान आहे